वाल्मिकी रामायण सुंदरकांड सर्ग एकावन्नावा त्या शक्तिवान राक्षसाकडे पाहून सत्ववान वानर श्रेष्ठ न घाबरता दशाननाला अर्थयुक्त वचन बोला सुग्रीवाच्या आज्ञेने मी इथे तुझ्यापाशी आलो आहे राक्षस भ्रात्या वानर तुझे कुशल विचारले महात्म्या भ्रात्या सुग्रीवाचा निरप काय आहे तो ऐक त्याचे सांगणे धर्म अर्थ यांनी युक्त आणि एहलोकी आणि परलोकी उपयोगी पडणारी आहे रथ हत्ती घोडे पदरी बाळगणारा दशरथ नावाचा राजा प्रजेच्या पित्याप्रमाणे आप आप्त आणि तेजाच्या बाबतीत इंद्राप्रमाणे होता त्याचा ज्येष्ठ पुत्र त्याला अधिक प्रिय असणारा महाबहू प्रभू पित्याच्या आज्ञेने नगराच्या बाहेर पडून दंडकारण्यात गेला त्याच्यासोबत त्याचा भ्राता लक्ष्मण आणि भाऱ्या सीता हेही गेले त्याचे नाव राम तो महा तेजस्वी धर्माने योग्य ठरवलेला मार्ग अनुसरणारा होता अनुस त्याची सीता नावाची प्रसिद्ध असलेली भार्या जन्मस्थानातून पळवली गेली ती वैदेय राजा महात्म्या जनकाची मुलगी आहे आपल्या भावाला बरोबर घेऊन त्या देवीचा शोध करीत जात असताना तो राजपुत्र ऋषमुखाला आला आणि सुग्रीवाशी त्याची गाठ पडली सुग्रीवाने सीतेचा शोध करण्याचे त्याला वचन दिले सुग्रीवाला हे रामाने वानरराजे मिळवून देण्याचे वचन दिले मग राजपुत्राने युद्धात वालीला मारले आणि सुग्रीवाची वानर वृक्षांचा मुख्य म्हणून राज्यावर स्थापना केली तुला वानरवीर श्रेष्ठ वाली पूर्वीच ठाऊक आहे त्याला एक क्षराने रामाने युद्धात मारले सत्यवचनी सुग्रीव मग सीतेच्या शोधाला लागला सर्व दिशांना वानर राजाने वानरांना पाठवून दिले हजारो कोट्यवधी अब्जावधी वानर खाली वर आकाशात सर्व दिशांना शोध करीत फिरत आहेत त्यातले काही गरुडा गरुडासारखे काही वायूसारखे कसल्याही आधारा वाचून वेगाने जाणारे असे महाबलवान वानरवीर आहे मी हनुमान नावाचा वायूचा आवरस पुत्र करता म्हणूनच त्वरेने शंभर योजन लांबीचा समुद्र उलांडून, तुला भेटण्याच्या इच्छेने इथे आलो आहे फिरत असताना मला तुझ्या गृहात जानकी दिसली तू धर्मार्थ असलेला अभ्यासलेला आहेस तपाने सन्मान मिळवलेला आहेस हे म महाप्राज्ञा दुसऱ्याच्या पत्नीला अडकवून ठेवणे तुला योग्य नाही धर्माविरुद्ध असलेली कर्मे फार अपाय करणारी असतात ती समूळ नाश करतात तुझ्यासारखे बुद्धिमंत ताशी कर्मे करण्याला प्रवृत्त होत नाहीत रामाच्या क्रोधानुसार वागणाऱ्या लक्ष्मणाने सोडलेल्या बाणा बाणापुढे उभे राहण्याला देव असूर यांच्यातसुद्धा कोणी समर्थ नाही आणि राजन राघवाचे वाकडे करून सुख मिळवेल असा त्रिलोकातसुद्धा कोणी नसेल म्हणून त्रिकाळी हित करणारे धर्माने आणि अर्थ यांना असे माझे हे सांगणे मान आणि नरवीराला त्याची जानकी देऊन टाक मी देवीला पाहिले जे ते येथे अत्यंत दुर्लभ ते मला लाभले यापुढसे उरलेले जे काय हेते आता राघवाचे हाती आहे शोकात बुडून गेलेली सीता मी पाहिली अशी सीता म्हणजे पाच फडांची नागिण आहे हे तुला कळत नाही प्रमाना प्रमाणाबाहेर विष मिसळलेले अन्न खाल्ले तर जठरांनी जसे ते पचवू शकत नाही तसे तिला पचवणे देवा सुरानाही शक्य नाही तपाच्या कष्टाने तुला जो धर्माचा था ठेवा थांबला आहे त्याचा नाश करणे न्या, न्यायाला धरून नाही तो स्वतःच्या प्राणाचा ठेवा असल्यासारखा आहे तपामुळे असुर आणि देव यांच्यापासून वध होणार नाही अशी जी स्थिती आपली तू मानित आहेस त्यातही ह्याचा महान अर्थ आहे सुग्रीव हा देवही नाही यक्षय नाही आणि राक्षसही नाही राघव हा मनुष्य आहे सुग्रीव हा वानर राजा आहे तेव्हा राजन त्याच्यापासून तू आपल्या प्राण्याचे रक्षण कसे करू शकशील धर्माचा पुण्याईचा संचय अधर्माचे पापाचे फळ देणारा नाही पापाला तसेच फळ मिळणार धर्म हा तर अधर्माचा नाश करणार आहे त्यावेळी तू धर्माचे फळ प्राप्त केलेस यात संशय नाही पण या अधर्माचे फळ तुला लवकरच मिळेल जनस्थानातले वध तसाच वाली वज लक्षात घेऊन आणि राम सुग्रीवांचे सख्य लक्षात घेऊन आपले हित कशात ते जाण ही लंका घोडे रथ हत्ती यांच्यासह नष्ट करण्याला मी एकटा पुरेस आहे पण त्याने तसे ठरवलेले नाही कारण वान वृक्षांच्या रामाने प्रतिज्ञा केली आहे की ज्यांनी सीतेच्या अंगाला हात लावला त्यांचा समोर नाश मी करीन रामाचा अपकार करणारा साक्षात इंद्र जरी असला तरी त्याला सुख लाभणार नाही मग तुझ्यासारख्या पामराची कथा काय जिला तू सीता म्हणून समजतोस आणि जी तुझ्या घरात आहे ती सर्व लंकेचा विनाश करणारी काळरात्र आहे असे समज म्हणून सीता शरीररूपी कालपाश स्वतःच गळ्याला आवळून घेऊन आपले कुशल राहील असे मनात समजू नकोस ही उंच उंच इमारती आणि मोठे मोठे रस्ते असलेली लंका रामाच्या कोपाने पेटून सीतेच्या तेजाने जळून जात असलेले तू पाहशील आपले मित्र मंत्री ज्ञातीबांधव बंधू पुत्र हितसंबंधी आपले भोग बायका आणि लंका यांना विनाशाकडे नेऊ नकोस राक्षसराज श्रेष्ठा माझे बोलणे खरे समज आणि ऐक विशेषतः मी रामाचा वानरदासाचा दूत आहे हे लक्षात घे सर्व लोकांचा प्राणीमात्रासह आणि चराचरासह संहार करून पुन्हा तसेच त्यांना निर्माण करण्याचे प्रथित यश रामाची शक्ती आहे पराक्रमात विष्णूच्या बरोबरीच्या असणाऱ्या रामाशी युद्ध करू शकेल असा देव असूर मानवराजे यक्ष राक्षस सर्प विद्याधर नाग गंधर्व पशु सिद्ध किन्नर श्रेष्ठ पक्षी अशा सर्वात सर्वत्र सर्व भूतमात्रात सर्वकाळी कोणीही नाही सर्व लोकांचा प्रभू राजसिंह राम याला अप्रिय असणारे असले कृत्य करून तुझा प्राण राहणे कठीण हे राक्षस राजा देव दैत्य गंधर्व विद्याधर नाग यक्ष कोणीही समरात त्रैलोक्य नायक रामाच्या पुढे उभे राहण्याला समर्थ नाही स्वतः चतुर्मुख स्वयंभू ब्रह्मदेव असोत तीन डोळ्यांचा त्रिपुरांतक रुद्र असो किंवा देवपती महेंद्र असो रामाच्या युद्धात उभे राहण्यास समर्थ नाही हे मृदूपणाने पण दिन न होता बोललेले कपिचे अप्रिय बोल अप्रतिम दशाननाने कोपाने डोळे गरगर फिरून त्या महाकपीचा वध करण्याची आज्ञा केली सुंदरकांडाचा एकावन्नावा सर्ग समाप्त